श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिवंग वासुदेवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता या सरस्वती सर्वे ना श्री दत्त महात्म्य अध्याय सत्तावीसवा श्री गुरुदत्तात्रेया गुरुदीपकाला म्हणाले कुवलयाश्व पित्याला भेटला त्याला दुःखाची बातमी सांगण्यास राजाला खेद वाटला पिता दुःखी आहे हे जाणून पुत्राने राजाला विचारले हे ताता तुझे मन खिन्न झाले आहे असे वाटते तुझा अपमान कोणी केला आहे काय ते सांग अनुमान न करता मी त्याची मान तोडीन दंड झालेला असा एखादा सोडण्याची तुझी इच्छा असेल किंवा कोणाचे रक्षण करावयाचे असेल एखाद्या दरिद्र्याला धनिक करावयाचे असेल किंवा एखाद्या दुष्ट धनिकाला लुटावयाचे असेल तर तसे सांग तुझ्या मनात जे असेल ते उघड करून सांग त्यात अनमान करू नकोस मी शपथ वाहून सांगतो एवढेच काय माझे माझी प्राणप्रिया गंधर्व तनैया मदा हिला जरी सोडून देण्यास सा सांगशील तरी तसे करीन चे नाव ऐकताच राजाचे मन, मन भ्या मुलाच्या तोंडाकडे पाहून तो म्हणाला तिचे नाव कशाला हाय रे पुत्रा तुझी वाईट वार्ता ऐकून तुझी कांता परलो गेली हे तुला कसे सांगावे हा हा मदालसे तू पतीला कसे सोडलेस राजाने असे दुःख करता पुत्राने विचारले काय घडले मग डोळे पुसून राजा म्हणाला पुत्रा ऐक तू वनात गेल्यानंतर एक तापसी येथे आला जटाजूट बांधलेला असा तो महामुनी शोकाने आक्रंदन करून कंठी आमच्या पुढे ठेवून विपरीत वार्ता बोलला ती वार्ता एक तास त्या गंधर्व कन्येने अग्निपेटवून कंठी सह अग्निप्रवेश केला असा अनर्थ घडला माझी सून व्यर्थ जळाली कोण मुनी कशा करता आला हे नीट समजले नाही राजपुत्र म्हणाला ताता मी एकटा वनात गेलो असता मुनींचा आश्रम पाहिला होता तेथे एक मुनी होता त्याने माझ्याकडे दक्षिणेसाठी कंठी मागितली तो कपटी असल्याने मी न ओळखल्याने त्याला माझी कंठी दिली त्यानेच हा अनर्थ केला आता माझ्या लक्षात आले की ज्या तालकीत दैत्याची मी मागे उपेक्षा केली तोच हा मुनी पराक्रमी पुरुषाने शत्रू निशेष मारावेत अग्नि ऋण व शत्रू यांना शहाण्याने कधी शिल्लक ठेवू नये हे वचन सत्य कळले माझे कुटुंब जळाले आता या दुखाने व बिरहागनीने माझे मन पोळले आहे आता तिच्या ऋणापासून मुक्त होण्यासाठी मी संकल्प करतो की या जन्मी तिचा वाचून अन्य स्त्रीचा भोग घेणार नाही ज्याने शाल जोडी पांघरली आहे त्याला गोंगडी दिली तर तो तिची आवड ठेवी काय त्याचप्रमाणे मला इतर स्त्रियांची गोडी नाही असा संकल्प करून तो उदासीन होऊन नगर सोडून वनात जाऊन राहिला नागाचे राजपुत्राला म्हणाले आम्ही खेळण्यासाठी आलो आहोत तू सात्विक दिसतोस तुझ्याशी आम्ही मैत्री करू त्यांचे बोलणे ऐकून तो म्हणाला तुमचे दर्शन झाल्याने मी पावन झालो जर सख्य कराल तर आमचे सर्व कोल उद्धरेल हे नवल नाही साधूची दृष्टी पडताच पापांची होळी होते मग ताप कोठून मोठी येऊ लागले रोज मनसोक्त खेळून स्वस्थानी जात असत बुद्धीने बृहस्पतीसारखा पराक्रमाने इंद्रासारखा व स्वरूपाने मदनासारखा असा कुबलयाश्र त्यांना वाटला त्यांना तापसूत मानून राजपुत्र त्यांच्याशी रोज खेळत असे त्यांच्यापासून त्याला गटकाभरही करमत नसे एके दिवशी राजाचे नेत्र लाल सर पाहून त्यांनी विनोदाने त्याला विचारले आज वहिनीने फार जागरण करविले आहे असे दिसते म्हणून नेत्र आरक्त झाले आहेत त्यांचे बोलणे ऐकून राजपुत्र शोक करून म्हणाला ही गोष्ट सोडून यथेष्ट चेष्टा करा मग दुःखीत होऊन नागसुतांनी राजपुत्राला म्हटले ही स्थिती आम्हाला सविस्तर वर्णन करून सांगावी कारण आपल्याला जे दुःख होत असते त्याचा एक भाग मित्र घेतो व विवेकाचा गोष्टी सांगतो त्याने शोक नाहीसा होतो मग राजपुत्राने त्यांना सर्व हकीकत सांगितली नागांच्या मनाला दुःख झाले आणि ते उठून स्वतःच्या सदनी आले मित्राचे दुःख आठवून तेही दुखी झाले व सर्व भोग सोडून एकांतात जाऊन बसले त्यांची म्लान मुखे पाहून त्यांच्या पित्याने विचारले तुम्हाला काय दुःख झाले तुमचे मन कोणी दुखविले त्यावर पुत्रांनी उत्तर दिले सोमवंशी शत्रुजिताचा पुत्र कुवलयाश्व आमचा जवळचा मित्र आहे त्याला दुःख झाले म्हणून आमचे सु, मुख सुक आहे मित्राचे दुःख पाहिल्यावर आपल्याला मनाला कसे सुख होईल नागाने मित्रांना विचारले त्याला काय दुःख झाले ते आम्हाला सांगा म्हणजे त्यावर उपाय करता येईल मित्राने मित्रावर अवश्य उपकार करावा म्हणून सविस्तर कळले तर त्यावर उपाय करू नागाचे पुत्र मदालसा नावांची नावाची त्या, पत्नी होती ती श्रे योगिनी अशी गंधर्व कन्या होती तिच्या सारखी कन्या दुसरी नाही राजपुत्र वनात गेला असता कपटी दैत्याने येऊन तुझा भरता मेला असे तिला सांगून परत वनात गमन केले ते वचनऐकताच अग्निप्रवेश करून मदालसा जळून गेली म्हणून राजा खिन्न झाला आहे दुसरी स्त्री आपण भोगणार नाही असा संकल्प त्याने केला असून तो विरह दुःखाने पीडित आहे हे आम्माला सोस्वत नाही आत्मा हा सर्व इंद्रियांचे निधान असून तो भोग भोगून मग समाधान पावतो अन्यथा दुखाचे कारण होतो मित्राचेही कार्य सांगतानाच अशक्य वाटते त्यावर उपाय आमच्या हाती नाही मग त्यांना म्हणाला मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुमच्या मित्राचे मन प्रसन्न करीन अशी प्रतिज्ञा करून सोबत कंबल नागाला घेऊन अश्वतर नागाने हिमालयावर येऊन अनुष्ठान सुरू केले तेथील प्लक्षावर आसन मांडून प्राणायामपूर्वक आहार वर्जित असे सरस्वतीचे ध्यान एकाग्रतेने सुरू केले सरस्वतीची स्तुती त्याने पुढील प्रमाणे केली हे सरस्वती माझीही बालवाक्याप्रमाणे केलेली स्तुती तू श्रवण कर ज्याप्रमाणे समुद्रात अर्घ्य देतात त्यासारखीच ही आहे समुद्राचे पाणी समुद्राला दान देतात किंवा सूर्याला दिव्य दिव्याचे निरांजन करतात त्याप्रमाणेच हे आहे तू जशी स्फूर्ती देशील तशीच ही स्तुती होईल तू प्रख्यात सरस्वती भारतीय जग तुझेच रूप आहे मग मी तुझ्यापासून भिन्न कसा हे माते तूच सांग जड जग तो क्षर व भोक्ता जीव तो अक्षर तू क्षराक्षरापासून भिन्न पर साक्षितवाने आहेस पाण्यावर जसे बुडबुडे तसे तुझा रुपात जीवाहित। तुझा रुपात जीव व ईश्वर हा भेद केवळ उपाधीमुळे भासतो तू हुंकार तिन्ही गुणांची स्वामिनी आहेस तू अर्धमात्रा होऊन विकार सोडून राहतेस सात यज्ञ सात सोमसंस्था व सात पाक ही तुझी चांगी आहेत तुझ्या वाचून याग होत नाही तूच सर्व भोग देतेस व स्वर आणि वर्ण ह्याचा संबंध घडवून सर्व व्यवहार सुरळीतपणे चालवितेस तू सर्वांना प्रकाश करतेस सर्व विद्या देतेस सर्वाला कारण तूच आहेस व आम्हाला आधार तूच आहेस जे सर्व व्यापक ते तुझे एक रूप आहे तुझा परमसेवकच ते जाणतो इह लोकातील किंवा परलोकातील भोग दृष्टी करून विवेकी पुरुष अंतरात केवळ तुझे रूप पाहतो पदाचे गद्यरूप सरस्वती मला अशी मती देवो कि जी सदगती देईल जिची श्रुती गाता तीच भारती देवी आहे हे भारती तू चिन्मय व वाङ्मय आहेस तूच सर्व काही करतेस वदवितेस वद हे सरस्वती तू ह्या जगाची गती म्हणजे गंतव्यस्थान आहेस माझी स्तुती ऐकून धावून ये आणि मती देऊन जाड्य घालवून मला तार पद पूर्ण अश्वतराने केलेली ही स्तुती ऐकून सरस्वती देवी प्रसन्न झाली स्वरूपाने प्रगत होऊन ती म्हणाली नागा वरदान माग नागाने डोळे उघडून पाहिले तर हंसावर बसलेली विना वर्दंड माळा धारण केलेली चतुर्भुज देवी पुढे आहे श्वेतवस्त्र परिधान केलेली श्वेत कमलावर बसलेली श्वेतवर्णाची सरस्वती माउली नागाने पाहिली त्याने तिला भक्तिभावाने वंदन केले आणि म्हटले देवी तू प्रसन्न झाली आहेस वरदान देणार असे गाण्याची कला मला आणि ह्या कंबल नागाला दे असे सुस्वर गाथा यावे ते गाणे असे कोमल मंजूळ व मधुर असावे कि साक्षात शिवशंकराने प्रसन्न होऊन आम्हाला इच्छित वर द्यावा तेव्हा सरस्वतीने प्रसन्नतेने म्हटले नागा तू रागाचे असे सांग गायन करशील की गाणी ऐकताच भुजगावरण वर देईल भुजगावर शिव मी तुम्हाला दिले आहे मी तुम्हाला नादरहस्य दिले आहे ते ऐकताच शंभू आपले लास्य सोडून हर्षाने तोंड वर करून हास्य करील असा वर देऊन सरस्वती देवी गुप्त झाली दोघे नागमग कैलास उपवनात आले व त्यांनी गायनास प्रारंभ केला त्यांचे राग रागिणी मधुर व लयचा मंजुळाला पण वाद्यांचे मेळ जमवून ते उत्तम गायन करत होते त्याचा ध्वनी कोमळ वाटे तंत्रात लय योजून तिन्ही काल साधून केलेले त्यांचे गाणे शंभू महादेवाच्या कानात भरली त्यांच्या हृदयात ते कोचले शिवाचे चित्त प्रसन्न होऊन तेथे येऊन तो डोलू लागला भोलानाथ नागांना म्हणाला अहो शाबास शाबास तुमचे हे सुरस गाणी माझ्या कानास गोड लागून मनाला भिडले आहे सर्वांचे हरण करतो तो हर तोच गाण्याने मोहून गेला आवडीने ते ऐकता आए, हो हो करुण हो। तो संतुष्ट झाला हे अश्वथरा तुला मी अभिष्ठ वर देतो तू माझ्या अंतकरणाला फार आनंदित केले आहेस नागांनी नेत्र उघडून पाहिले तो नंदीवरी पार्वती असलेला शंभू आहे। सोम सूर्य अग्नी हे तीन नेत्र असलेला गौरवर्ण पंचवदन सर्वायुधे धारण करणारा व्याघ्रांबरधारी कपाळावर अर्धचंद्र मस्तकावर गंगा सर्पाची भूषणे धारण करणारा असा शिव पुढे दिसला ते रूप पाहून नागांनी वंदन करून म्हंटले जर प्रसन्न असशील तर आता वरदान दे मदालसा नावांची कुवलयाश्वाची सती होती दैत्याने फसविल्यामुळे तिने अग्नित देह सोडला आहे ती माझी दुरिता म्हणजे मुलगी व्हावी तिचे रूप आकार बुद्धी शील वर्तन पातिवृत्त्य ब्रह्मवादीपणा योगिनीव क्षमाशांती हे गुण ब्रह्मनिष्ठा हे सर्व पूर्वीचेच राहून ती माझी मुलगी हे प्रभो हे करणे इतरांना शक्य नसले तरी तुम्हाला सोपे आहे हे शिवशंकरा मला याहून दुसरे काही नको नागाचे हे वचन ऐकून सुप्रसनतेने शिव म्हणाला मी तुला तसाच वर देतो त्यात काही नेऊन असणार नाही तू घरी जाऊन श्राद्ध कर्म कर व मध्यम पिंड पत्नीला भक्षण करण्यास दे मदाच्या स्वरूपाचे चिंतन करत पिंड प्राशन केल्यास ती तत्काल श्वसन मार्गाने प्रगत होऊन पुढे दिसेल असे म्हणून गुप्त झाले नाग नमस्कार करून तेथे स्वतःच्या नगरात जाऊन विधीने श्राद्ध करून अश्वतर श्री शंकराला वंदन करून पिंडाचे भक्षण करविले त्यावेळी नागपत्नीने मदाचे रूप ऐकले त्याप्रमाणे चिंतन करून श्रद्धेने पिंड भक्षण केला त्याबरोबर तिचा श्वास जोराने चालू लागला आणि श्वासाबरोबर पड़ होता अंगुष्टाकार असलेला तो क्षणाक्षणाने मोठा मोठा होत थोड्याच वेळात मदालसेच्या पूर्वीच्या रूपात व आकारात दिसू लागला पूर्वीचीच मदालसा तीच बुद्धी तोच आकार तेच रूप तोच वर्णस्वर स्मृती घेऊन देह दहन केल्याची स्मृती तिला राहिली नाही पतीची आठवण होऊन ती दुखाने पाया आपटू लागली ती म्हणाली हा हा प्राणनाथा मला उगाच का सोडून गेलात मी तुमच्या चरणी माथा ठेवते मला अपराधाची क्षमा करा तुम्ही त्वरित येऊन मला दर्शन द्या नाहीतरी कंठी घेऊन मी अग्निप्रवेश करीन असा विलाप करत प्रवेश करीन मनद ती योगिनी मदालसा उठली ते पाहून अश्वतरणागमनात थक्ख झाला व म्हणाला दहनाचे स्मरण हिला नाही म्हणून ही सहमनात ठेवले व तिचे नाना प्रकारे रक्षण केले इतिमत्परमहंसपरीजकाचार्यवर्य श्रीमत श्रीमत्सगुरुदेव श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे सप्त विंशोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तशे दत्ता कर दो कर दो